श्री देवी भागवत स्कंध दुसरा श्री गणेशाय नमहा श्री, श्री महादेव अध्याय पहिला मत्स्यवंदेचा जन्म ऋषी सुताला म्हणाले तुझे हेतुगर्भ भाषण ऐकून आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे पण सत्यवतीशी शंतनुने समजून विवाह कसा केला ती स्वग्रही असताना तिला पुत्र कसा झाला पराशराने स्वीकारलेल्या स्त्रीशी राजानी पुन्हा विवाह केला आणि तिला दोन पुत्र झाले ही कथा आता तू आम्हाला सांग निर्मल आचरण करणारे ऋषी ती पवित्र कथा ऐकण्यास उत्सुक आहे चतुर्विद पुरुषार्थ देणाऱ्या आदिशक्तीला प्रणाम करून सुत ती शुभकथा सांगू लागला कारण त्या आदिशक्तीच्या नावाचा कोणत्याही कारणाने जरी विचार केला तरी ती अक्षय सिद्धी प्राप्त करून देते म्हणून आपले मनोरथ पूर्ण घेण्यासाठी त्या आदिशक्तीचे स्मरण करावे मान असा राजा होऊन गेला तो चेशाचा राजा होता त्याच्या तपश्चर्यामुळे संतुष्ट होऊन इंद्रांनी त्याला एक सुंदर स्फटिकाचे विमान दिले त्यात आरुढ होऊन तो राजा सर्वत्र संचार करी तो नित्य विमानातच राहत असे भूमीवर उतरत नसे त्याला उपरिचर वसु हे नाव प्राप्त झाले तो सर्व होती। तेजस्वी पाच पुत्र झाले त्यांना वेगवेगळ्या देशांच्या राज्यावर उपरिचराने बसविले एकदा गिरिका ऋतुकाला नंतर स्नान झाल्यावर पतीकडे गेली आपली पुत्रोत्पत्तीची इच्छा तिने पतीला सांगितली पण मृगया करण्याविषयी त्याच दिवशी त्याला वडिलांनी आज्ञा केली होती म्हणून पित्याची आज्ञा श्रेष्ठ हे जाणून तो आपल्या पत्नीच्या मनोगताचे चिंतन करीत मृगयेला गेला मृगयेच्या वेळी आपल्या अत्यंत सुंदर स्त्रीविषयीचे विचार त्याच्या मनात घोळत होते असे विचार येताच राजाचे वीर्य पडू लागले पण ते वाया जाऊ नये म्हणून त्याने ते वटपत्रावर घेतले आणि आपल्या पत्नीचा ऋतुकाल आहे हे लक्षात घेऊन हे सर्व आपल्या पत्नीकडे पाठवावे असा विचार त्याने वटपत्राच्या द्रोणातील वीर अभिमंत्र आणि जवळच असलेल्या एका शेन पक्षाला तो म्हणाला हे महाभाग्यवान पक्षा हे घेऊन तू त्वरित माझ्या घरी जा माझी प्रिया गिरिका हिला ते सत्वर दे कारण आज तिचा का ऋतुकाल आहे असे म्हणून राजाने ते शेन पक्षाला देताच, तो पक्षी शीघ्रि आकाशात उडाला पण चोची आमिष आहे असे दुसऱ्या एका शेन पक्षाला वाटले तो त्वरेने तिकडे धावला त्या दोघांचे चंचू युद्ध झाले पण त्यामुळे चोचीतून द्रोण सुटला आणि खाली यमुनेच्या पाण्यात ते विरे पडले ते पाहताच दोन्ही पक्षी स्वेच्छेने निघून गेले त्याच वेळी नावाची अप्सरा जलक्रीडा करण्यात अप्सरेने आपल्या कार्यात विघ्न आणले म्हणून ब्राह्मणाने तिला श्याम दिला कि तू मत्स्य होशील त्याबरोबर ती स्वरूप सुंदरी मत्स्य होऊन यमुनेस संचार करू लागली शेल पक्षाच्या चोचीतून द्रोणातून गळालेले वीर त्या मच्छिर झालेल्या अपसरेने गिळले यानंतर तिला दहावा महिना सुरू असता फाडले ते बालक आणि शुभचिन्हांकित सुंदर कन्या अशी ही दोन मुले पाहताच तो कोळी आश्चर्यचकित झाला ही हकीकत त्याने राजाला कळवली राजाही आश्चर्य झाला त्याने पुत्राचा स्वीकार केला तोच मत्स्यराजा या नावाने प्रसिद्धी पावला तो उपरीचर वसुचा पुत्र असल्याने अति तेजस्वी धार्मिक आणि पराक्रमी निघाला उपरिचर वसुने ती कन्या मात्र कोळ्याला परत दिली कारण सापडलेल्या ठेवीचा सा अर्धा भाग राजाचा आणि अर्धा ज्याला ठेव सापडली त्याचा असे धर्मवचन आहे ती कन्या मत्सोदरी किंवा मत्स्यगंधा या नावाने प्रसिद्धी झाली ती अत्यंत गुणसंपन्न होती ब्राह्मणाने अद्रिका नावाच्या अपसरेला जेव्हा शाप दिला तेव्हा ती ते रडू लागली आणि विपराची कल्याणी रडू नकोस मी उशाप सांगतो शापामुळे तुला मत्स्य योनी प्राप्त झाली तरी मानव योनीतील दोन अपत्यांना जन्म देऊन तू शापमुक्त होशील त्यामुळे कोळ्याने गर्भ असलेल्या त्या मत्स्यचे पोट फाडताच दोन बाधकांना जन्म दिल्याने ती अद्रिका नावाची मत्सी शापमुक्त झाली आणि दिव्य रूप धारण करून स्वर्गाला निघून गेली तिच्यापासून जन्मलेली मत्स्यगंधा सुंदर आणि सुलक्षणी होती कोळ्याने तिचे पालन पोषण करून तिला वाढविले ती अत्यंत तेजस्वी होती तरुण ती कोळ्याबरोबर सर्व कामे करू लागली अध्याय पहिला समाप्त